पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रखरण सातवे भाऊ बंकीचा सा लढा व वडिलांचा मृत्यू इकडे गोविंदराव व त्यांचे दोघे भाऊ पेशव्यांकडे फुलांचे पोशाख द्यावयास राहिल्याचे मागे पहिल्या प्रकरणात लिह बंधुत्रय वयात येण्यापूर्वीच त्यांचे वडील शेटिबा मरण पावले तेव्हा या बंधुत्रयाचा सांभाळ श्टीबाचे मामा झगड़ यांनी केला झगड़ फार म्हातारे व भोळेग्रस्त होते त्यांना मूळबाळ वगैरे काहीच नसल्यामुळे त्यांनीही आपल्या भाज्याची मुले पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळली या तिच्या भावात रानूजी हा सर्वात मोठा असून तो कृष्णा व गोविंदापेक्षा वयानेही बराच मोठा होता पेशव्यांना फुलांचे पोशाख देण्याचा या तिघाभावांचा क्रम सुरुच होता एकदा फुलांचा पोशाख इतका साधला की तो अंगावर चढवून पेशवे दरबारात गेले व त्यांनी खुश होऊन या तिघाभावांना स्वारगेट जवळील पंचेचाळीस एकर जमीन इनाम दिले त्यावेळी कृष्णा भोळा व गोविंद थोडा लहान असल्यामुळे ही जमीन एकट्या राणूजीनेच आपल्या नावाने करून घेतली स्वार्थी ही राणूजी तेव्हा राणूजी बराच स्वार्थ सुटला झगडे आजोबा वारल्यावर त्यांची इस्टेट आपणासच मिळणार आहे तेव्हा तीत आपले भाऊही हिस्दार होतील हे लक्षात घेऊन कृष्णा व या दोघांविषयी म्हाताऱ्याचे मन कसेही कलुषित करावे व त्याच्याकडून या दोघा भावांना घराबाहेर घालवून इस्टेट आपल्या हातात घ्यावी असा राणूजीने विचार केला व रोज काही ना काही कुरापत काढून व म्हाताऱ्यास काही ना काही सांगून त्याच्याकडून आपल्या दोघा भावास घरातून काढून देऊन निराळे ठेवले कृष्णाजी व गोविंदा हे दोघेही दुर्वर्तनी असून मीस थोडा चतुर आहे अशी राणूजीने त्या बोळ्या मात्राची समजूत करून दिली त्यामुळे राणूजी हा मोठा असून शहाणा आहे असे समजून वृद्ध आजोबाने आपली स्टेट राणूजीच्या हवाली केली व थोड्याच दिवसात ते स्वर्गवासी झाले इकडे कृष्णा व गोविंदा हे शटी जुन्या घरात राहू लागले पेशव्यांचे राज्य गेल्यामुळे त्यांचा पेशव्यांना पोशाख देण्याचा धंदा अनासायाच बसला म्हणून ते शुक्रवार पटेल फुले विकण्याचा धंदा करीत असत पण तेवढ्यावरच त्यांचे भागेना म्हणून गोविंदराव मुंडव्यात जाऊन त्यांनी शेती करू लागली त्या ते शेती त्यांना अतिशय फायदा झाला त्यांनी त्या ते शेतातील भाजीपाला विकण्याचे पुण्यात दुकान घातले आणि एक मळा घेतला पुण्यात भाजीपाल्याचा व फळफळावळ्यांचा धंदा चांगला चालू लागल्यामुळे त्यांनी मुंडव्याची शेती सोडून दिली व यानंतर ज्योतिरावांचा जन्म झाला पूर्वी एकत्र असता मिळविलेल्या पैशातील पेशव्यांकडच्या इनाम जमिनीतील व झगडे यांच्या इष्टतीतील आपला हिस्सा कृष्णाने व गोविंदरावानी राणूजी मागितला परंतु राणूजीच्या पोटात पूर्वीपासूनच काळेबेरे होते म्हणून त्याने अर्थातच आपल्या भावांना त्यांचे हिस्सेण्याचे नाकारले त्यामुळे या दोघा भावांनी आपल्या इशाबद्दल कोर्टात दावा घातला हे भांडण बरेच दिवस कोटात चालले होते परंतु इनाम जमीन व झगडे यांची इस्टेट राणोजींनी पूर्वीच आपल्या नावाने करून घेतली होती त्यामुळे कृष्णास व गोविंदरावास कोर्टात यश आले नाही या तिगा भावांनी पेशव्यांकडून मिळवलेली इनाम जमीन एकट्या राणोजीचे पंतू अजून वाहत आहे त्यावेळी ईशाकरता उत्पन्न झालेले ते भांडण शेवटी न मिळता उलट दुश्मनी व भाऊबंदकी माजली ही भाऊबंदकी पुढे इतकी विकोपास गेली ही एकमेकांचे सुतक देवक तुटले मारा मारा झाला इतकेच नव्हे तर त्या भाऊभिंकीने पुढील पिढीतही पेट घेतला आणि त्यामुळे सध्या पुण्यास असलेले राणूजीचे पंतू हे केवळ भाऊबंधकी के तंट्यामुळे ज्योतिरावांच्या नातवांचा जन्मापासून आस्थागायत द्वेष करीत आले आहेत महात्मा बनले भाऊबंकीचे शिकार सुधारणा घडवून आणताना ज्योतिरावांना जेव्हा हो चोहकडून नावे ठेवण्यात येऊ लागली तेव्हा भाऊबंदाचा मुलगा अशा प्रकारे बिघडला हे भाऊबंदाचे एक उणे लोकास दाखविण्यास उत्तम संधी राणोजी अनासायास प्राप्त झाली होती ज्योतिरावांच्या बापाबरोबर जरी राणूजीचे भांडण होते तरी ईश्याची पर्वा नसल्यामुळे आपल्या चुलत्याबरोबर अगर सुलतभावाबरोबर हो, ज्योतिरावांचे भांडण आणण्याचा संभव नव्हता व त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर ज्योतिरावांचे प्रत्यक्ष भांडण असे कधीच झाले नाही पुढे सन अठराशे साली ज्योतिरावांचे काही सुलतभाऊ सत्यशोधक समाजास येऊन मिळाले व त्यांनी समाजाच्या कामी ज्योतिरावांना फारच चांगली मदत केली परंतु काही सुलतभावांनी मात्र ज्योतिरावांच्या कार्यात विघ्नी आणण्याचा कसून प्रयत्न केला याविषयीची थोडी हकीगत आम्ही पुढे एका प्रकरणात येणार आहोत ज्योतिरावांच्या याच चुलत भावांचे नातू केवळ पूर्व भाऊमकी द्वेषामुळे दिवसेंदिवस ज्योतिरावांची कीर्ती व नावलौकिक की सोहोकडे वाढत असलेला पाहून ते आपल्या मनाशी सारखे जळत आहेत व ज्योतिरावांसारख्या पुण्यपूर्वजाचे नुसते ना वगैरे त्यांच्या नावाचा जेजकार ऐकल्याबरोबर ते आज आपल्या अंगाची नुसती लाही उडवून घेत या संधीचा फायदा घेऊन काही ब्राह्मणांनी याच फुले बंधूंना हाताशी धरले असून त्यांच्या तोंडातूनच त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची बिबत्स निंदा वध्विन्याचा जाहीर प्रयत्न सद्या चालविला आहे हा सारा प्रकार पाहून कित्येकास आश्चर्य वाटले पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे कारण भाऊबंदकीमुळे काय होत नाही पांडवांशी वैर करणारे कौरव पांडवांचे कोण होते यादवांचा नाश कशामुळे झाला वालीला रामाच्या हातून मारणारा सुग्रीव वालीचा कोण होता खुद्द पटाती नारायणराव पेशव्यांचा खून त्याच्या भाऊबंदाकडूनच झाला नाही काय खरे पाहता असले घरभेद हे प्रत्येक देशात असावायचे असा, असा इतिहास पुरावा देतो भावातून निराळे निघाल्यावर गोविंदाव मोठ्या आनंदाने आपल्या दोघा मुलांसह संसाराचा गाडा हाकत होते इतक्यात त्यांना ज्योतिरावास घराबाहेर घालवावे लागले त्यामुळे त्या म्हाताऱ्यास नेहमी वाईट वाटत असे ज्योतिरावांना निराळे रहावे लागल तरी राजारामाच्या व त्यांच्या प्रेमात मात्र अंतर पडले नाही या दोघा भावांचे एकमेकांवर मोठे प्रेम अस सुमारास राजारामास एक मुलगा झाला त्याच नाव गणपतराव असल आज असलात्मा फुले यांचे नातू श्री गजाननराव फुले हि याच गणपतरामाचे चिरंजीव होत महात्मा फुले यांचा वंशवृक्ष महात्मा ज्योतराव फुले यांच्या हयात वंशाचा थोडक्यात बोधवावा थो म्हणून फुले वंशाचा लहानसा नकाशापुढ़ देत आहोत महात्मा फुले यांचे वंशवृक्ष ज्योतिरावांचा पंजा शेटीबा शेटीवांची तीन मुले रानूजी कृष्णराव गोविंदराव गोविंदरावांची दोन मुले राजाराम ज्योतिराव राजारामचा मुलगा गणपतराव ज्योतिरावचा मुलगा यशवंतराव गणपतरावाचा मुलगा गजाननराव यशवंतरावांची मुलगी सोनी उर्फ लक्ष्मी पितृभक्त ज्योतिराव ज्योतिरावांच्या वडील भावावर जसे अप्रतिम प्रेम होते तशीच वडिलांच्या ठाई त्यांची निष्ठा होती ज्योतिराव मोठे पितृभक्त होते बापापासून निराळे निघाल्यावर ते नेहमी बाबाकडे जाऊन समाचार घेत असत आणि पितृदर्शन होतास नमस्कार घालीत असत पण त्याऐवजी जरी बापाकडून त्यांना शिव्यांची लाखोली मिळत असे तरी ते खालचा ओट वर न ऐकून घेत ब्राह्मणांनी चिथवून दिल्यामुळे गोविंदरावांनी जरी ज्योतिरावांना काढून दिले होते तरी पण पुढे त्यांच्या मनातील पुत्रप्रेम उसळल्याशिवाय राहिले नाही अस्पृश्यांची शाळा चालविताना आपल्या मुलाचा लोकांकडून होत असलेला भयंकर छळ मुलीची ती सहनशील वृत्ती व त्याचे ते सोळा आणि दारिद्र्य पाहून गोविंदरावांच्या मनात भडबडून आले आणि म्हणूनच मरणापूर्वी थोडे दिवस अगोदर ते ज्योतिरावास येऊन मिळाले फुल्यांची आदर्श नीतीमत्ता आपल्या मुलाचे वय पस्तीस वर्षाचे होऊन गेले तरी त्यास पुत्रप्राप्ती झाली नाही त्यामुळे गोविंदरावास नेहमी वाईट वाटत असे आपल्या थोडक्या मुलाप्रमाणेच धाकट्या मुलास पुत्रप्राप्ती होऊन मरता मरता नाचा मूक पहावे असे म्हाताऱ्या साहजिकच वाटत असे व ज्योतिरावांनी दुसरी बायको करावी म्हणून कधी स्वतः तर कधी कधी त्यांच्या मित्रांकडून ज्योतिरावा दुसरे लग्न करण्याविषयी सांगून पाहिले परंतु ज्योतिराव स्वतः स्वातंत्र्यवादी असल्यामुळे ते दुसरे कुटुंब करावयास तयार झाले नाहीत याबाबतीत सगळ्या सोऱ्यांकडूनही त्यांना बराच आग्रह करण्यात आला पुण्याजवळच मौजय कवडी येथील झगड़ पाटील हे ज्योतिरावांचे सासरे होते एकदा ज्योतिराव लक्ष्मीबाईसहित सासऱ्याकड़ पाहुणे गेले असता पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न करण्यास खुद्द सासऱ्याकडूनही ज्योतिरावांना अतिशय आग्रह करण्यात आला परंतु स्त्री वर्गाच्या समान हक्कासाठी जगडणाऱ्या ज्योतिरावांनी ही गोष्ट करण्याचे साफ नाकारले व आपली एक पत्नी व्रत सामाळण्याचा निश्चय कायम राखला अमुक स्त्रीपासून पुत्र होत नाही असे समजून घरात ए बायको असतानाही पुरुष आणि दुसरे लग्न बिनदिक्कत करावे परंतु अमुक पुरुषापासून पुत्र होत नाही म्हणून नवरा असतानाही एखाद्या स्त्रीनी दुसरा नवरा करण्याचे ठरविले तर पुरुष वर्गास कसे वाटेल बरे वाईटच वाटेल ना आणि स्त्रीकडून वरील प्रकार घडणे पुरुषांना जसा अन्याय अनिती वा अपमान वाटेल तसाच पुरुष जातीने एकापेक्षा अधिक बायका केल्याने श्री जातीला तो अन्याय अनिती व वा अपमान वाटत नसेल काय जरूर वाटत असेल अशा मताचे ज्योतिराव होते घरात हो एक बायको असताना दुसरे लग्न अगर गांधर्व विवाह करणे या मताच्या ते साफविरुद्ध होते आणि म्हणूनच आपली पहिली सुशील पत्नी जिवंत असता दुसरे लग्न करणे हे त्यांना निंदे वाटले यावरून ज्योतिराव हे नीतीमत्तेच्या दृष्टीने किती थोर दर्जाचे होते याची सहज कल्पना होते खरे पाहता ज्योतिराव नीतीमत्तेच्या दृष्टिने त्यावेळी आदर्शनीय होते म्हणूनच ते पुण्यासारख्या भिक्षुकशाहीच्या अड्ड्यात राहून भिक्षुकशाहीशी लढून विजयी झाले पित्याच्या मृत्यूने शोकाकुल महात्मा गेल्या दहा वर्षात सार्वजनिक कामे करून त्यात एक कवडी न उलट त्याऐवजी बापाची होती नव्हती ती इस्टेट मात्र ज्योतिरावांनी मागील कर्जात व अपुढील कर्जात घालविली असोशांची शाळा सोडून ते दुसरे काम हाती घेत नाहीत तोच इसवी सन अठराशे साली गोविंदराव स्वर्गवासी झाले गोविंदरावांच्या मरणसमयी ज्योतिरावांनी त्यांची फारच शुश्रूषा केली वडिलांच्या मनाने मात्र ज्योतिरावांना फारच दुःख झाले वडील वारले त्यावेळी तंट्यामुळे ज्योतिरावांचा थोडला चुलता अगर चुलत भाऊ हे दहनविधीसुद्धा आले नाहीत इतकेच नव्हे तर त्यांनी भाऊबंकीचे सूतक पाळण्याची देखील काळजी घेतली नाही तेव्हा त्या गोष्टीची राजीनामा नेऊ ज्योतिरावाने फारशी विकिरीही पण केली नाही वडिलांच्या स्मरणार्थ म्हणून ज्योतिरावांनी काही आंधळ्या पांगण्याना जेवण देऊन गोरगरीबांच्या मुलांना पाट्या पेन्सिली फुकट वाटल्या व या बंधुद्वयांनी वेडगळ आणि निरथक चाली सोडून देऊन वडिलांची मृतक्रिया केली पुढे दरवर्षी पितृश्राद्धनिमित्त ते अनाथ पंगू लोकांना जेवण देऊन वडिलांच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थ्यांना यथाशक्ती पुस्तकांस व फीस पैसेही वाटत असत वडील देवाधीन झाल्यामुळे संसाराचा बराच मोठा बोर्जा ज्योतिरावांवर येऊन पडला अशा परिस्थितीत घरच्या अत्यंत गरिमीमुळे त्यांना सार्वजनिक बाबींकडे लक्ष देण्यास फारच कठीण पडू लागले मधून मधून त्यांना निरनिळा व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागले तरी पण या काळात ते गप्प मात्र बसले नाही वडील वारल्यानंतरच्या तीन चार वर्षांचा काळ त्यांनी निरनिळ्या संस्था स्थापून त्याद्वारे स्त्रीवर्गाची सुधारणा करण्याकडे घालविला